नंदू आणि मगर नंदू नावाचं एक धाडसी माकड होतं कठीण कामं देखील नंदू चटपटीपणे करत असे मनाला येईल तसा तो एकट्याच जंगलात फिरायचा एक दिवस फिरत फिरत तो नदीपाशी जाऊन पोचला नदीत एक बेट होतं त्या बेटावरच्या झाडांना खूप आंबे लागले होते काहीही करून नंदूला त्या बेटावर जायचं होतं पण नदी खूपच मोठी होती या बेटावर कसं बरं जायचं असा तो विचार करायला लागला तेवढ्यात त्याला नदीत एक मोठा खडक दिसला नंदूनं एक मोठ्ठी उडी मारली आणि तो त्या खडकावर पोचला मग तिथून आणखी एक उडी मारली आणि तो शेवटी बेटावरच पोचला खरे हे फारच धोक्याचं होतं पण नंदू काही कमी दाडसे नव्हता नंदूनं बेटावरचे मनसोक्त आंबे खाल्ले आणि मजेत फिरून झाल्यावर खडकावर परत एकट्याच उडी मारून गेला होता तसाच तो परत घरी आला त्यानंतर आपल्या आईबाबांना त्या बेटाबद्दल सांगितले आपल्या मित्रांना तर त्यांना आपल्याबरोबर बेटावर यायचं आमंत्रण देखील दिलं बेट फार दूर आहे आम्ही नाही येणार असं म्हणून मित्र त्याच्याबरोबर यायला तयार नव्हते भूक लागली की नंदू एकट्याच बेटावर जायचा नंदू असा बेटावर ये जा करतो हे एक मगर फार लक्ष देऊन पाहत असे तिनं विचार केला काहीही करून या माकडाला पकरून खायला हवं पावसाचे दिवस होते नदीचं पाणी बरंच वाढलं होतं नदीतला खडक जवळजवळ पाण्याखाली गेला होता एक दिवस नंदू बेटावरून परत यायला निघाला तेव्हा खडकाचा अगदी थोडासाच भाग दिसत होता नंदू काळजीपूर्वक खडकावर उडी मारण्याच्या होता पण तो एकदम थांबला असं कसं झालं खडक तर आता पहिल्यापेक्षा अचानक मोठा कसा काय झाला यात नक्की काहीतरी धोका असणार थोडा विचार केल्यावर त्याला एक युक्ती सुचली नंदूनं मोठ्यानं विचारलं दादा, तू ठीक आहेस ना पण काही उत्तर आलं नाही नंदूनं परत मोठ्यानं विचारलं आज तू बोलत का नाहीस खडकावर झोपलेल्या मगरीला वाटलं हा खडक बहुदा रोज या माकडाशी बोलत असेल अरे दादा तू काय म्हणत होतास मगरीनं विचारलं तिचं डोकं आणि शेपूट पाण्यात लपलेले होते नंदूला मगरीची युक्ती समजली तो म्हणाला तू मगर आहेस ना तुला काय हवंय मगरीनं रागावून उत्तर दिले मी तुला खाणार आहे नंदू विचारात पडला आता या मगरीपासून सुटका करून घ्यायची कशी मग त्याला एक उपाय सुचला तो म्हणाला मगरताई एवढंच ना तू तु तुझा तोंड जितकं मोठं उघडता येईल तितकं उघड मी सरळ तुझ्या तोंडातच उडी मारेन पण तू डोळे मिटून घे नाहीतर उन्हाचा प्रकाश डोळ्यांना लागेल ना मूर्ख मगरीनं आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि तोंड उघडून वाट पाहू लागली नंदूनं नीट लक्ष देऊन बरोबर मगरीच्या पाठीवर उडी मारली आणि दुसऱ्या सुडीत पलीकडच्या किनार्यावर पोचला मगरताई तू मला कधीच पकडू शकणार नाहीस आणि नंदू हसतच पळून गेला